नमस्कार रेडिओ पुलेरी आवाज 107.8 सात केंद्रावर मी सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत करतो मी धनंजय कुलकर्णी कालावधी लोटला आहे तीन मे एकोणीशे रोजी भारतात पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र प्रदर्शित झाला या चित्रपटाने आपल्या देशात सिनेमाची मुहूर्तमेढ रोवली या पहिल्या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन दादासाहेब फाळके या मराठी कलावंताने केले होते त्या मुने दादा साहब फाड़के सब फाड़के नातू चंद्रशेखर पुसा है चंद्रशेखर पुसा सर हमें मनपूर्वक स्वागत कर आज खर मी पुण्त वार्तालाप करते सर हे मुंबई आहेत, फोन वरुण अपने जोड़ गुशाकर सर सुरुवती दादा साहबान दीडशेव्या जयंती ऐसी हार्दिक शुभे धन्यवाद दादा साहबानी लोपा आता वटवृक्ष रेलवे नोजगार देना हा सर्वे मोटा उद्योग व्यवसाय है दादा सा एकूण कला प्रवास पताक सर्व कला समुच्चय होता बालपणी आठवीण बदल थोड़क संगा आम हो oh, मी थोडक्यात सांगतो थो। की दादासाहेब पाटील यांचा जन्म नाशिक जवळ एक छोट्या खेड्यामध्ये त्र्यंबकेश्वर येथे झाला होता आणि असं म्हणतात की जे त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे डोळे साताळ उघडे होते आणि ते काहीतरी शोधत होते म्हणून okay. त्यांचं नाव धोंडीराज हे ठेवण्यात आलं आणि धोंडीराज हे एक गणपतीचंही नाव आहे बरोबर दादासाहेबांचा जन्म एका त्यांचे वडील होते ते संस्कृत शास्त्री होते होती भिक्षुकी हा त्यांचा व्यवसाय होता आणि त्यामध्ये धार्मिक वातावरण लहानपणापासून होत त्यामुळे वेदमंत्र श्लोक रामायण महाभारत इत्यादींची ओळख दादापणीच झाली परंतु दादांचा ओढा एकंदर लहानपणापासून कलेकडे होता ते लहानपैकी रांगोळ्या काढत गौरी गणपती दिवाळीला उत्तम सजावट करत बनवत तिच्या मूर्ती बनवत आणि एकंदर त्यांचा कलेकडे ओढा बघतात त्यांना जेव्हा मुंबईमध्ये दादासाहेबांच्या वडिलांना नोकरी मिळाली विल्सन कॉलेजला बर तेव्हा दादा ना मराठा हायस्कूलला मुंबईत त्यांना रुजू करण्यात आलं बर बर दादा दादासाहेबांचं नाव माझ्या माहितीप्रमाणे भट होत मग ते फाळके कसं झालं रंजक इतिहास आहे कारण मलाही बरेच वर्ष माहित नव्हतं पण भट नावाच्या एका माणसानी खानले आईला जेवण असण एक भेट म्हणून पुस्तक दिलं जे वंश भट आणि तेव्हा मला कळलं आणि असं म्हणते दादांचे पूर्वज हे पेशव्यांना जेवणावळीसाठी केळीचे फाळके करून पूर्वज म्हणून टेळीचे फाळके करून पुरो थे कौन के अरे खूब इंटरेस्टिंग है खूब इंटरेस्टिंग है बर बर तर आपण दादांच्या शालेय जीवनाबद्दल आणि पुढचं बोलत होतो दादांचं शालेय जीवन हे प्रायमरी जे शिक्षण होतं प्राथमिक त्र्यपाठ शाळेत शाळेतच झालं दा नंतर सगळी फॅमिली मुंबईला आल्यामुळे महाराष्ट्र हायस्कूल मध्ये त्यांचं पुढच्या हायस्कूलचं शिक्षण झालं आणि एकंदर त्यांचा कलेचा ओढा बघता ते जे मोठे बंधू त्यांचे पलठे होते त्यांनी त्यांच्या वडिलांना सोचव की त्यांना आपण बिजी स्कूल ऑफ आर्टला बापूने ते ओळख एक वर्षाचा दिला पासून पुढे ते त्यांना ट्रेनिंगसाठी त्याला बडोदा इथे पाठवला आणि बडोद्यालाच त्यांचे मोठे भाऊ सेटल झाले चित्रपटाची आवड चित्रपट निर्माण करावा असं दादासाहेबांना का वाटलं चित्रपट निर्माण करा असं वाटलं की ऍक्च्युली दादांचं आपण वाटत की त्यांनी काहीच प्लॅनिंग केलेलं नव्हतं अनेक तलावांमध्ये ड्रॉईंग पेंटिंग आर्किटेक्चर मॉडेल मेकिंग पासून फोटोग्राफी हे सगळे त्याने त्याचं मास्टरी त्यांनी कम कमवली प्रिंटिंग टेक्नॉलॉजी मध्ये त्याने उत्कृष्ट ज्ञान मिळवलं किंवा नाट्यशास्त्र त्यांनी स्टडी केलं संगीत शिकले अनेक कला ते टिकलेले परंतु जेव्हा प्रिंटिंग भागीदारीत त्यांचं ते, भागी ते पार्टनर वादावाद झाला आणि त्यांनी ही पार्टनरशिप सोडली ते काही न पैसा घेता आणि त्याला ऐश्वर झालं मी याच्यात येणार नाही या विवंतेत ते फिरत होते गिरगाव बॅकरोड ला त्यांच्या त्या आणि अचानक तंबुवा जर थिएटर मध्ये शिरले तिथे रात्रीची वेळ झालेली आणि लाईट्स लागलेले मोठे मोठे बँड वाजव होता आणि आत गेले आणि मग त्यांनी चित्रपट बघितलं त्याचं नाव होत लाईफ ऑफ जिजस क्राईस्ट तेर आणि या चित्रपटाने माझं टर्निंग पॉईंट त्यांच्या आयुष्यातला कारण का कोण असतो तो पाहताना त्यांना कृष्णाच्या लागे कृष्ण दिसायला लागला मेरीच्या मीरा दिसायला लागले अगदी बरोबर अगदी अध्यात्म अध्यात्म ओढा बरोबर आणि मग अध्यात्मात ओढा आणि ते म्हणायला लागले की मग आपले लोक आपले रामकृष्ण कधी बघणार आपले आणि विदेशी लोक कधी बघणार तर कोण दाखवणार तर मी दाखवणार आणि हा निश्चय त्यांनी तिथं समजा केला हा निश्चय त्यांनी त्यांच्या पहिला प्रथम त्यांच्या पत्नीला सर्वसेला सुद्धा की आपण हा धंदा करायचा आहे निश्चय केला त्याप्रमाणे त्यांनी स्वदेशी उद्योगाचा एक मेरू आपण ऍक्टिव्ह त्यांनी ूव्ह केलं त्याच्या मागेच जागले आणि अनेक अडचणी म्हणजे मराठा चित्रपट चलोजेक्टर रूम मे गए फिल्म दादा साहब वैशिष्ट अत्या गुरु ना स्वतः स्वतिक बना उपलब्ध साहित्य वित्रपट निर्मित ऐसी ध्यास तो सीनेमा होता राजा हरिश्चंद्रिनेमा मेकिंग बदलता है हो मी त्याच्याविषयी आता येतोय की या चित्रपटाच्या आधी त्यांना बरीच तयारी करायला लागली म्हणजे हे तंत्रज्ञान कुठेच भारतामध्ये कुठे मुंबईत कुठेच नव्हतं तेव्हा ते मुंबईत होते आणि त्यांनी बघितलं की कोणाला याविषयी माहिती नाही पुस्तकही नाही त्याने अनेक पास मुंबईचे बघितलेलं आहे बघितलं पण काहीच त्यांना मिळालं नाही एबीसी गेट तुकीला एक छोटं पुस्तक मिळालं पण ते सिनेमाच्या इक्विपमेंट बद्दल जास्ती माहिती होती <laughs> तरी पण <laughs> तर ते घेतलं <laughs> ते थोडंफार उपयोगी पडलं तर त्यांनी तो कॅमेरात तो सिनेमा घेतला काही फिल्माचे रिअर घेतले आपल्या घरी जाऊन त्यांनी मेनबलच्या प्रकाशात आपल्या भिंतीवर त्यांनी प्रकाश पाडून ते काही चालवून बघितला सुरू केले ते चित्रपट एक नवीन नवीन बघायला लागले लागले त्यांनी स्टडी करून नोट्स काढायला लागले तीन चार महिने आणि ताणा आणि ते अचानक त्यांना अंधत्व आलं ते पूर्ण ब्लाइंड झाले पण डॉक्टर प्रभाकर आपल्या आपल्या नशिबा अगदी खरे परत त्यांनी आपलं मिशन पूर्ण केलं त्यांनी त्यांना पैशाची जोर त्यांनी बद्दल इकडे काहीच होणार नाही भारतामध्ये किंवा मुंबईत तर आपल्याला लंडनला जाणं जरुरी आहे इक्विपमेंटसाठी आणि तंत्रज्ञानासाठी त्यांना पैशाची आवश्यकता होती हा निश्चय त्यांनी त्यांच्या मित्रमंडळीमध्ये बोलून दाखवला परंतु अनेकांनी सुरुवातीला त्यांची सट्टाच केली काही नाही सांगितलं याला वेळ लागलाय पहिली पंचपात्रवाला काय करणार हा भिक्षुपीचा भिक्षी होता मुलगा पण या वेळेपण या वेळेपणातूनच भारतातला पहिला सिनेमा बड़ बड़ प्रदर्शित झाला पण या सिनेमाच्या पात्र निवडीच्या वेळेला त्यांना खूप त्रास झाला त्यामध्ये हो बरोबर बरोबर कारण ज्या पात्रांची निवड झाली परंतु जो एक रोहिलास म्हणून त्यांचा मुलगा दाखवलाय त्या पात्राला पण बरेच काही मुलगे आपले गेले पण नंतर त्यांनी परत त्यांनी त्यांना घेतलं मृत्यू त्यामध्ये मृत्यू दाखवला त्यांचा मृत्यू दाखवला त्याचा सरणावर ठेवतात आणि मग त्यामुळे आम्ही आमच्या मुलाचं मुक्त आमच्या डोळ्याला बघू शकत नाही आणि हाल अपेक्षा तो वनवासात आहे आम्ही बघू शकत नाही म्हणून त्यांनी त्यांना परत घेतला शेवटी दादांचा जो मुलगा होता भालचा यांनीच ती कृष्ण भूमिका उत्तम रीती निभावली पुढे आणि म्हणजे दादा भूमिका क्लोजअप वर असतात खूप त्याने प्रयत्न केला शेवटी रेडलाईट एरिया त्यांनी विचारलं पण त्यांनीही सांगलं की इतक्या आम्हाला वाईट टाकतील शेवटी त्यांनी असे निराशे होऊन बसले तेव्हा एक फोरसा मुलगा एका हॉटेल मध्ये गोरा घ आणि त्यांना वाटलं आपली तारामती न्याय आणि त्यांना आणि त्यालाच पुढे त्यांनी साळुंक्यामुळे होता तारामती तारा निवड केली पण तिथेही प्रॉब्लम झाला तो त्याच्या मिशा होत्या तो मिशा काढायला तयार नव्हता वैल जीवन तो मिशा काढत नाहीत कधी दादानी समजावलं की तुम्ही पुण्याचं काम करता राजा हरिश्चंद्र सारख्या चित्रपटात काम करून ते ते ते मात देत दे क्षर लिहा है भारतीय सिनेमा इतिहास मध्य दादा साहब फाड़के पेला चित्रपट प्रदर्शित किया दादा साहब आयुष्यालाडन विरा होता कारण य का मोहिनी भस्मसपुर हा एक महत्वाचा टर्निंग पॉईंट लंका दहन होता कारण तोपर्यंत जे पाच चित्रपट दादानी काढले त्याकडे एक उत्सुकता माणूस लोक फक्त बघत होते फार कमाई दादानी केली परंतु लंकादहन हा जो चित्रपट होता हा दादा साहेबांनी काढला लंकादन हा टर्निंग पॉईंट होता त्यांच्या जीवनात कारण लंकाजन हा अत्यंत कमी वाढवाला दादानी प्रोड्यूस केलेला तेव्हा पैशाची फार तंगी होती वर्ल्ड वॉर कोणी लोन द्यायला तयार नव्हतं शेवटी दादानी काही आपण म्हटलं की काही घराणे असतात राज्य प्रिन्सली स्टेटला त्यांनी केलं सांगली मिरज कोल्हापूर आणि त्यांना काही पैसे त्यांनी जमवले हो कमीत कमी पैशा त्यांनी लंका आणि पैसे एवढे कमी होते की त्यांनी राम आणि सीता हो हो तो, तो एक चमत्कार राम आणि सीताचा रोल एकाच साळून घ्या मेल आर्टिस्टला दिला होता आणि तो आपला भारताचा पहिला डबल रोल फक्त दादाने स्क्रिप्ट मध्ये असं बघितलं की राम आणि सीता समोर एकत्र कधी येत नाही त्यांनी बघितलं आणि वैशिष्ट्यामुळे या चित्रपटाची स्पेशल इफेक्ट मी दादांना जादू कर अक्षरशः जादू केलेलं त्या पिक्चर मध्ये लोक वेळे झाले आणि तो पिक्चर एवढा चालला की मुंबईला नाच सिनेमा मध्ये दहा दिवसात तीस हजारची कमाई झाली त्या काळातले एकोणीसशे अठरा सालची हो तीस हजार दिवसात हो हो एवढी गर्दी झाली ते गेट्स त्याचे तोडले गेले आणि पोलिसांना बोलावलं लागलं आणि चेन्नई तेव्हा आताच चेन्नई तेव्हाच मद्रास oh. जेव्हा दादाने दाखवलं ला तेव्हा ते एवढं कलेक्शन झालं की दादा प्रश्न पडला की असं कसं नाही कारण तेव्हा पेपर्स नोट नव्हत्या ह्याच्यामध्ये पैसे यायचे एवढे पैसे कलेक्शन झालं की दादा पाच बैलगाड्या हायर करून पोलीस प्रोटेक्शन मध्ये चेन्नई <laughs> आणि यांच्या ट्रिक फोटोग्राफीची जादू त्यांच्या कालिया मर्दन ज्यामध्ये तुमच्या मावशीने भूमिका केली होती मंदाकिनी मावशीने मावशीने त्यांची मुलगी मोठी मुलगी हिनी भूमिका केली आणि तिची भूमिका आपण म्हणतो की त्यांनी त्याला पाच पाच वर्ष तिने काम केलं जादांनी तिला खूप चांगलं शिकवलं आणि पिकअप केलं तिने अक्षरशः न घाबरता ते आपण म्हणतो लोक एवढे वेळे झाले की, की चित्रपट संपल्यावर दादा तिला मॅजेस्टिकच्या चबोतऱ्यावर उभे करायचे मुवमेंट आणि नंतर तेव्हा लोक खाली जमायची आणि अत्याचार दादा दादा जाहिर आज काल का आवश्यक गोष्ट दादा ने वे ओखली होती दादा दा कि थे एक किस्सा पुण्य मे आवर्जन संगित जो पुणे पुण्य आर्यन थिएटर होते एक पीठा गिर होती तो क्या किस्सा है तो किस्सा का है हो जर दादानी या ग्रुप ग्रुपत्या पण पाठक यांच्या बरोबर त्या लढवल्या कारण पाठक त्यांची त्यांचं जसं थिएटर होत त्यांची त्याच कनेक्शनवर त्यांची गिरणी चालायची पीठाची गिरणी गिरणीमध्ये पीठ दळ त्याने अशी योजना केली की समजा एवढ्या रुपयाची तिकीट घेतली तर एवढं पीठ दळून मिळेल मोफत मिळेल तुम्हाला एवढ्या रुपयाची तिकीट तुम्हाला मिळेल अशी योजना दादांकडे दूरदर्शीपणान व्हिजनरी किती नजर होती हे कळत आपल्याला याच काळामध्ये लंडनहून दादांना एक ऑफर आली होती हो हो हो त्याबद्दल मी सांगतो की दादा एकोणीशे साली आपले पहिले चित्र तीन चित्रपट घेऊन लंडनला गेले आणि लंडनच्या लोकांनी त्यांनी दाखवलं की काय आमचं कल्चर आणि किती रिच संस्कृती आहे की राजा हरिश्चंद्रासारखे लोक आमच्याकडे पैसा झालेले आणि ते बघून अक्षरशः त्यांनी तोंडात बोट घातलं तिकडच्या लंडनच्या लोकांनी आणि पत्रकार आणि सगळे प्रोड्युसरनी ती एवढ्या अपुऱ्या पैशामध्ये भांडवला त्यांनी सेमी स्किल्ड लोकांकडून एवढी उत्तम एक्सलंट टे, टेक्निकल इफेअर दिलाय त्याने तर त्यांना आश्चर्य वाटलं आणि ते दादांच्या प्रेमातच पडले दादा ऑफर केली की आता तुम्ही लंडनच राहा परत जाऊच नका भारतातून माझा आणि आपण ट्रेनिंग देऊ आणि मग तुम्हाला वीस टक्के पार्टनरशिप देऊ आणि तीनशे पाऊस पगार देऊ आणि बंगला गाडी सगळं मला वाटतं कोणी त्याच्यावर ओढी टाकली असते पण दादा एक टिळक त्यांचे मेंटर होते इंटेक्ट त्यांच्यावर देशप्रेमी होते दादा त्या माझी इंडस्ट्री अजून बांधल्या असते ते आय हॅव टू गो बॅक नम्रपणे ऑफर नाकारणी ठेवलं ठेवलं आहे करेक्ट करेक्ट करेक्ट करेक्ट हे खूप महत्वाचं दादांचं काम फार महत्वाचं या क्षेत्रामधलं एक यावेळेला एक दुसरा प्रश्न असाय की एवढेच सगळं सुपरहिट कारकीर्द चालू असताना अचानक त्यांनी चित्रपट संन्यास घेऊन काशीला गेले ते कारण दादाने सुरुवातीला फाळके फिल्म कंपनीसाठी काही पाच चित्रपट बनले लंका चालल्यावर त्यांना इंडस्ट्रीज लोकांनी ऑफर केली आणि त्यांनी हिंदुस्थान फिल्म कंपनी त्यांनी स्थापन केली आणि त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी सुंदर चित्रपट श्रीकृष्ण जन्म आणि कलिअमर सुपर हिट पिक्चर दिले परंतु पुढे पुढे काय झालं दादा हे कलात्ने बघायचे आणि जे बाकीचे पाठणारे फक्त व्यवहार बघायचे दादा असं होतं की ते आपल्याला जोपर्यंत शॉर्ट ओके वाटत आहे तोपर्यंत ते करत राहायचे रिटेक करायचे स्पॉट नाही आवडलं तर दुसरा स्पॉट बघायला सगळे युनिट फिरायचे आणि आवडायचं त्यांना वेस्ट ऑफ टाईम आणि मनी वाटायचे दादा राम राम ते नेहमीच धोका आणि दादा ते आवडायचं नाही आणि एवढी विकावा लागेल की दादा अक्षरशः कट्टाळे रामराम केला हिंदुस्थान ते सगळं सहकुटुंब बनारस केलंय बर बर बर त्यानंतर परत दादा सिनेमामध्ये आले इकडे कारण काशीमध्ये असताना त्यांनी रंगभूमीचा भरपूर त्यांनी हे केलं काशीमध्ये असताना अनेक लोक भेटाल कारण त्यांची प्रसिद्धी होती लोक भेटत होतात आणि ते लोकांनी मग काही नाटकातली मंडळी तिकडे होती किर्लोस्कर नाटक नाटक ठरवत होती त्यांची काही मंडळी दादांची ओळखीची होती त्यांनी दादा नित्रपटासाठी एवढं केलंय तुम्ही नाटकासाठी करू शकता परस्यू करून दादाने एक नाटक लिहिलं पण रंगभूमी आणि रंगभूमी आयडियल रंगभाई कशी असावी दादाने लिहिलं कारण दादाने त्यासाठी खूप एफर्ट घेतले त्यांनी अनेक नाटक कंपन्या त्यांचे ओनर्स मॅनेजर्स तेव्हाचे आर्टिस्ट अनेक त्यांच्या डिफिकल्टीज सगळ्यांच्या मुलासाठी घेऊन त्याने सुंदर नाटक लिहिलेलं परंतु हे नाटक पण टाकले आपले साठ हजार रुपये मुंबई पुण्याला झाले परंतु त्याचा जो आपण म्हणतो ना त्याचा आणि हो हो ते अक्षरशः पैसे पाहण्यात गेले आणि परत तरिकामाच्या फिल्मे आपते की तुमची जागा इकडे नाटकामध्ये सिनेमा तुमची वाट बघते तर तुम्ही परत घ्या आणि मग दादा राले पड़ा, पड़ा, पड़ा, पड़ा, पड़ा, एक एक महत्व जैसा उवश्यक है एक चित्रपट बनवत होते चित्रपटा चित्रीकरण चित्री पहाड़ी राष्ट्रपिता महत्मा गांधी तिथे आते हि अतिशय महत्वा गोष है अपने श्रोत खूब महत्व की गोष है कि राष्ट्रपिता सिनेमा चाहिए ह्या दोन पित्यांचं संमेलन तिथे झाले होत हो हो आणि परंतु याविषयी मी एक सांगू इच्छितो त्यांना वाटत त्यांच्याविषयी त्यांनाही विचारलेलं नंतर भारतीय सिनेमाची पंचवीस झाले मत घ्यायला त्यांचं मत घ्यायला पण गेलेलं आहे परंतु त्याने सांगितलं की मला या मीडियम एवढं आवडत नाही हो हो गांधीजींचा थोडासा हे होतं बोलणं बरोबर पण दादा असं सांगितलं हरकत नाही आता गांधी असे म्हणतात गांधीन चित्रपट नाही केला तुम्हाला माहिती करेक्ट करेक्ट करे, म्हणजे हेच हे दादांचं दादासाहेब फाळक्यांचं हेच महत्वाचं होतं की त्यांना समोरच्या पुढच्या गोष्टी खूप कळायच्या आता आपण एकोणीशे अठ्ठावीस सालीच त्यांनी मुलाखती सांगितलं की अशी चित्रपटाचं सर्व अंगाचं शिक्षण द्यायला जाणार आहे पुणे फिल्म इंडस्ट्री नाईन्टीन फिल्म इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये सुरू झालं पुण्यामध्ये सुरू झाले किंवा सर्टन कंडिशन मध्ये अनुदान द्यावं गव्हर्नमेंटने हेल्प करावे आता अनुदान आलंय हो हो दिसत होत करेक, करेक्ट करेक्ट करेक्ट <laughs> करेक्ट आता आपण या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलो की एकोणीशे एकतीस साली बोलोपट भारतामध्ये आला आणि दादासाहेबांनी आयुष्यामध्ये एकच बोलोपट बनवला गंगावतरण हा तर ह्या चित्रपटाबद्दल काय सांगता येईल आपल्याला गंगावतरण त्यांनी बनवला त्यांच्या ते, जो मुलगा होता भालचंद्र त्यालाही त्यांनी बरीच याच्यात काम दिलं त्याला स्क्रिप्ट किंवा त्याच्याकडनं बरीच स्क्रीन प्ले वगैरे सगळं लिहून घेतलं इव्हन ट्रिक आपण बालचंद्र भाडके यांनी हँडल केले आणि फार सुंदर ट्रिक फोटोग्राफी त्याची केलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे गंगावधरांची जी गाणी जी होती बरीचशी ती सतरा गाणी होती त्याला आपण बघतो त्याचे लिरिक्स शब्द पण दादाने दिले त्याला म्युझिक पण दादा सबकुच दादासाहेब फाळके सब कुछ दादासाहेब फाळके असा चित्रपट होता तो आणि आता देखे देखे मला एक सांगा एकोणीसशे अडतीस साली जेव्हा भारताच्या चित्रपटाचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम मुंबईमध्ये झाला तर या कार्यक्रमामध्ये दादांनी जे भाषण केलं होतं ते भाषण आज सुद्धा आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात अंजन घालणार असं आहे बरोबर बरोबर बरोबर एकोणीसशे एकोणचाळीस साली हा जो समारंभ झाला आणि सुरुवातीला तर दादा एक सामान्य लोकांमध्येच बसवले साधा साध्या वेषामध्ये धोतर आणि अक्षरच्या साध्या कपड्यामध्ये बसलेले टोपी आणि कोणाशीच को, को, को, त्यांची इंट्रोडक्शन वर केलेली नव्हती आणि ही गोष्ट फिल्म इंडियाची बाबूराव पटेल यांनी वरती स्टेजवाले जे होते मोठे मोठे त्यांना पॉईंट आउट केले की अरे ज्यांच्यामुळे आज गिरोसा बघतोय साध्या सामान्य लोकांमध्ये बसला त्यांना तो मी पहिले स्टेजवर आणा आणि मग त्यांना स्टेज वर आणण्यात आलं आणि त्याशिवाय एका कोपऱ्यातलं खुर्जीत त्यांना बसवलं आणि मग त्यांच्याविषयी खूप गौरव गैर काढले गेले सांगितण सांगितलं गेलं की तुम्हाला काय वाटतं याविषयी हो आज तुमचा जो सत्कार झालेला आहे तर मग दादाला सुरुवातीला अक्षरशः भावनावर विश्व झाले कारण बोलू शकत नव्हते आणि मग त्याने आपलं जे भाषण होत ते थोडंफार लिहून त्यांनी घरी सांगितलं त्यांनी ते वाचलं आणि जागीरांनी वाचून दाखवलं ते थोडक्यात त्याचा हे असं होत की आज मला कणव मुनी आणि शकुंतलांची तीव्रतेने आठवण येते कणव मुनी सारख्या आपण तपस्याकडे गरीबाकडे या शकुंतमुळे आणि झाडांची वलकलन असून तिच्यावरती मोठी झाली दुष्चंतरायाशी तिचं त्याच तिचं लग्न कण्वमुनी जेवढा आनंद झाला तेवढाच आनंद आज मला झाला की माझी सिने कन्या ही बाळांची झालेली आहे आणि आज ती थोरा मोठ्यांमध्ये वावरते दहा जास्टी तिच्या सेवेला आहेत नक्कीच मला खूप आनंद आहे माझ्या एका डोळ्यात आनंद असेल पण दुसऱ्या डोळ्यात मात्र दुःख सुरू आहे कारण आज कुठेतरी त्या वैभवाने तिथे मला विसरलेली दिसते आणि माझ्यासाठी मला वाटतं झोळी घेऊन ती माझ्यासाठी काहीतरी करेल असं मला वाटतं असं म्हणजे भावना भाषण शेवटी एकच वाक्य फार महत्वाचं टाकलं की मायासारख्या साध्या सरळ आणि कलात्मक दृष्टी असणाऱ्या किंवा सर्वसाधारण त्याग करणाऱ्या माया सर मायासारख्या माणसाला भारत वर्षात परत परमेश्वराने <laughs> पण त्यानंतर सुद्धा म्हणजे गंगावतरण प्रदर्शित झाला त्यानंतर आपला रौप्य महोत्सव झाला त्यानंतर आ, सुद्धा दादासाहेब जरी सत्तरीमध्ये पोहोचले असले तरी त्यांची इंटेलेक्च्युअल लेवल जी होती ती खूप मोठी होती आणि ते त्यावेळेला थ्री सिनेमा जो नंतर पन्नास वर्षांनी जगामध्ये अवतरला त्याच त्यांचे विचार तेव्हा असं दादानी काही छोटे व्यवसाय पण एन एम एल इंग किंवा हायपो दादा करतच होते आणि त्याच्यात सुद्धा ते कुठले कला शिकायचे त्याच्या एक पट्टेच दादा मिळवायचेच त्याच्या नाव कमावलं पण तरी पण शेवटी सिनेमामध्येच होत आणि थोडे फ्रस्टेड होते आपण जास्ती काही करू शकत नाही आता परंतु त्यांचा मुलगा प्रभाकर फरक माझे मामात त्यांनी त्यांना सजेस्ट केलं की दादा आपण अजूनही पुढे ऍप्लिकेशन करू गवर्नमेंटला लायसन्ससाठी की आपण अजूनही थ्रीडी किंवा कार्टून मध्ये आपण काहीतरी करू शकू हे मला विश्वास आहे तर त्याप्रमाणे चव्वीस जानेवारी एकोणीशे ला भारत वर्षात भारत सरकारला ऍप्लिकेशन केला गेला ते सांग वर्ल्ड वर्ल्ड वॉर होत आणि हा ऍप्लिकेशन ते उत्तर जे झाला तू पातुरतेने वाढ बघत होते पण तू चौदा फेब्रुवारीला पायनर ऑफ इंडियन फिल्म इंडस्ट्री लायसन्स वॉज रिफ्युज होत पायनर ऑफ इंडियन फिल्म इंडस्ट्री लायसन्स रिफ्यूज झालं धनबाद धक्का होता आणि या धक्क्यात दादा थावरलेच नाहीत आणि सोळा फेब्रुवारी एकोणीशे चौवेचाळीसला त्यांनी हा ध्येयर ठेवला आणि इतकेच नाही त्यांच्या आपण म्हणतो की जेव्हा ते त्यांचं निधन झालं त्यांच्या अंत्यायात पंधरा ते वीस लोक फक्त हजर होती नंतर प्रेस मिडिया तेव्हा त्यांनी विशेष नोंद घेतली नाही शिल्लरची थिएटर्स पण चालू होती आणि मला वाटतं पण एक मी म्हणतो की थिएटर्स चालू होते कारण दादांच इच्छा असेल की सोमस्ट गोवान सोमस सोमसो अरे चोमस गोआन असं मला वाटतं हे फार म्हणजे मला नहीं बरबर है पता माला एक प्रश्न दादाजी शताब्दी वर्षा मधे भारत सरकार ने एक चित्र चित्रपट सर्वोच्च पुरस्कार दादा साहब फाड़के पुरस्कार चित्रनगरी आल कि आप मुंबई नाव देना हा स गोषी पता दीडेवी जयंती पास होते दादा कर्तृत्व आभाड़ा एवडा है तर या निमित्तानं तुमच्या काय मागण्या आहेत सरकारकडे हो हो अग्दी, अग्दी हो अगदी अगदी बरोबर सरस्वतीबाई हो बोलू बोल बोलू येस येस येस तेवढाच त्यांचा पण चांगला रोल होता हो आणि दादासाहेबांच्या पाठीशी सरस्वतीबाई या खंबीरपणे खंबीरपणे उभ्या होत्या त्यांच्या पाठीशी ऐकली हा सरस्वतीबाईंबद्दल थोडक्यात सांगा कारण सरस्वतीबाईंचा जो भूमिका होती दादासाहेबांच्या आयुष्यामध्ये ती फार खंबीर होती की त्यांच्यामुळे दादासाहेब एवढं काही कर्तृत्व करू शकतो माझं नाव मृदुला पुसाळकर मी दादासाहेबांची नाचून आहे बर बर काय दादा सरस्वतीबाई फाळक्यांचा रोल फार महत्वाचा आहे त्यांनी पहिल्यांदा भांडवल म्हणून स्वतःचे दागिने आपल्या पतीला दिले हे mm -hmm. सगळ्यांना माहितीये oh, पण त्याही व्यतिरिक्त त्यांनी दादासाहेबांना ऍज अ टेक्निशियन म्हणून फार चांगलं काम केलं पहिलं म्हणजे दादासाहेबांचा सिने संसार होता आपल्या मुलांबाळांचा संसार नव्हता तर सगळी सिनेमातली माणसं आणि आठरा पगड जातीची आता आपल्याला ते लक्षात येणार नाही पण त्यावेळी मुसलमान हे बाकीची सगळी लोक दादासाहेबांच्या फॅमिलीत होती आणि mm -hmm. त्या सगळ्यांचं जेवण Oh, oh, oh. त्या... आजारी उता <laughs> तो गेला तो <laughs> <आजारी पर। laughs> तो ते आणि बाकी टेक्निकल वर्क मध्ये त्यावेळेला फिल्मला परफोरेशन नसायचं तर ते oh, काम देखील सरस्वतीबाई अगदी रात्र हात दुखेपर्यंत करायचे काम ते त्या सगळं ते आवरलं आवर जेवणा जेवणखाण झालं त्या उपास तपास सुद्धा त्या लक्षात ठेवायच्या आणि त्या ते झाल्यावर रात्री बाराच्या पुढे त्या परफोरेशनसाठी बसायच्या पूर्वी काही टेक्नॉलॉजी नव्हती त्यामध्ये हँड पंचिंग करायला लागायचं तर ते दोन दोन पर्यंत करत होत्या आणि त्याच्यानंतर ते त्यांचे हात दुखून पण त्यांनी कधी तक्रार केली नाही आणि नंतर डेव्हलप करायला लागायची त्याला चार वॉश द्यायला लागायचे पहिला ब्लिसरीनचा वॉश त्याच्यानंतर परत वॉश त्याच्यानंतर ड्राय करायची ड्राय केली कि त्याला परत परफोरेशन म्हणजे भूकं पाडायची तर हे सगळी कामं ती अगदी म्हणजे शिकली होती दादासाहेबांनी तिला शिकवलं <laughs> होतं आणि ती कामं स्वतः करत असली <laughs> <laughs> नंतर रिफ्लेक्टर नव्हते पूर्वी <laughs> तर त्यावेळेला पांढर बेडशीट म्हणजे पांढरी चादर घेऊन दोन दोन तास उभे असायचे का तर बेडशीट जे पांढरं ते त्याच्यावरून दादासाहेब त्याचा रिफ्लेक्टर म्हणून उपयोग करायचे <laughs> बरोबर आणि पहिली मला तर असं वाटतं की ती पहिली महिला तंत्रज्ञ आहे कारण शंभर दिवशी वर्षापूर्वी या महिलांना कुठे काय हे होतं शिफारस नाही कुठे का रिझर्वेशन नाही तर मला असं वाटत कि तिथं हे जे काम आहे ते इतरांपर्यंत पोहचण्यासाठी आम्ही खूप वेळा महाराष्ट्र गव्हर्नमेंटला के अपील केलेलं आहे की तिच्या नावाने तुम्ही एक अवॉर्ड पुरस्कार सुरू केला पाहिजे पुरस्कार सुरू करा तुम्ही सरस्वतीबाई फाळके पुरस्कार बेस्ट, बेस्ट महिला एडिटर बेस्ट महिला डायरेक्टर फिल्म टेक्निशियन अशा लेडीज ना तुम्ही एक अवॉर्ड तिच्या नावाने द्या बरोबर असं बरो म्हणजे इतकं तिथं महत्व होतं सरस्वतीबाई फाळक्यांचं नाही आता दीडशेव्या जयंतीच्या निमित्ताने मला पुसाळकर सरांना विचारायचंय की भारतरत्न पुरस्कार त्यांना मिळावा मरणोपर्यंत अशी तुम्ही मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा कारण आम्ही अनेक वर्ष ही मागणी करतो आणि त्याच्याविषयी नुसतं खरंच नाही आम्ही बरेच प्रयत्न पण केले दोन हजार एक दोन हजार दोन माझी आई असताना आणि दादर अकॅडमी जी होती दोनशे लोकांची त्या लोकांनी अनेक लोकांनी मोठ्या मोठ्या स्टार्स लोकांची पत्र पण केलेली तेव्हा जेव्हा जेव्हा बीजेपी सरकारच होता आणि विलासराव देशमुखांनी रेकमेंड करून पुढे अटल बिहारी वाजपेयी त्यांच्या सरकारमध्ये पण ते रेकमेंडेशन केलं पण तो, तो समाव त्याचा पुढे पुढे काही झालं नाही आणि नंतर त्यात अनऑफिशियल आम्हाला कळलं मरणोत्तर बंद झालंय पण आता तर बघतो की मालवीय आणि पुढे पण मला वाटतं मी रिक्वेस्ट करतो अपील करतो महाराष्ट्र सरकारला की परत त्यांचं कारण दादासाहेब हे देतच राहिलेत सर्वसामान्यांना एंटरटेनमेंट स्टार ला या निमित्तानं तुम्ही तुमच्या कुटुंबीयाने एक वेबसाईट देखील सुरू केलेली आहे हो आणि या निमित्ताने आम्ही बघितलं एकंदर माझ्या कुटुंबाने आणि माझ्याबरोबर एक विनय वाघ म्हणून एक शिल्पक आहेत आणि वीरेंद्र नायक आहे जो इंटरनेटचं बघतो आणि माझी बायक होते आम्ही मिळून एक अशी वेबसाईट सुरू केली आहे पहिली वेबसाईट दादासाहेब पालकांवर तीन वर्षापूर्वी हो आणि तुम्ही गुगलमध्ये कोणी आपण सर्च कर दादासाहेब पालके इंटरनॅशनल अवेअरनेस मिशनची वेबसाईट बघावी आणि त्याच्याबद्दल माहिती अनेक माहिती मिळेल आणि माझा व्हिडीओ पण आहे त्यांच्या आयुष्यावर अठरा मिनिटाचा मला वाटतं लोकांना मी आवाहन करतो की बघावं तुम्हाला खूप माहिती आणखी माहिती मिळेल आणि मला वाटतं हे मी तीन वर्षाने सुरू कारण आमचा एक उद्देश होता की दादासाहेब अवॉर्ड खूप फेमस आहे दादासाहेबांना काय काम आहे त्यांनी किती मेहनत त्यांचं सॅक्रिफाईस काय हे कळायला पाहिजे म्हणून आम्ही वेबसाईट सुरू केली आणि वीरेंद्र आणि आता मला आनंद होतो की आमचे शिल्पकार विनय वाघ मिशनचे आर्ट डायरेक्टर आहेत त्यांनी आत्ताच एक दीडशे वर वर्षाचं स्टार्ट ट्रिब्यूट म्हणून एक चार फुटी फुटीचा टोरसो त्याला म्हणतात एक दादासाहेबांचा एक पुतळा केलेला आहे वा वाँ वाँ वा वा आणि आता त्याच हे अनावरण आता होईल मोठं दिलेलं आहे आणि हे पहिलं संकल्प आपण होतो संकल्पला ते अनेक गोष्टी ते ठेवणार आहेत दादासाहेबांची कनेक्ट दादासाहेब हँड रायटिंग दादासाहेबांचं छोट्या एक प्रोजेक्टर ऍक्च्युअल असं पण त्याचं काही ते म्युझियम म्युझियम सारखं काय काय त्यांच्या झालं ते खाली बाजूला ठेवणार आणि धन्यवादकर सर्व ज्यादा संकल्पना जी मागनी के मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दया तो हा नक्की दीडेव्या वर्षा मधे नक्की मिले अपेक्षा करते मी अपले आभार मानतो अपन इतना वे दिला धन्यवाद थैंक यू वेरी मच्छे चंद्रशेखर पुसा दादा साहब फाड़केतूँ मना भावना आजोबा विषयी दादा साहब फाड़केतृत्व खूब मोट आभाव कर्तृत्व है आज भारत में रेलवे नर रोजगार देना हा सर्वता उद्योग है सिनेमा जग मधे देखी पहले पांच उद्योग समूहा मध्य समावेश हो सीनेमा की सुरुआत भारता ने ज्यादा व्यक्ति ने सुरू के लिए भारत में दादा साहब फाड़के जयंती तीस एप्रिलू होती है तन निमित्त अपन पुनः स्मरण करूया धन्यवाद 107.8 सात आवाज धन्यवाद